वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग सत्ताविसावा खरं रामाकडे चालला असताना त्रिशिरा नावाचा सेनापती राक्षस त्वरेने त्याच्याकडे येऊन म्हणाला तुम्ही हे साहस करू नका मी पराक्रमी आहे मला त्या कामी नेमा पहा मी महाबाहू रामाला रणात मारून टाकतो शस्त्रावर हात ठेवून खरोखर प्रतिज्ञा घेऊन मी सांगतो की सर्व राक्षसांनी मारून टाकला अशा रामाला मी मारेन त्या युद्धात मी त्याचा काळ होईन किंवा मा तो माझा होईल तुमचे युद्धाची खुमखुम गिळून टाकून घटकावर तुम्ही परीक्षक बना राम मारला गेला तर आनंदाने त्रिशिराने मृत्यूचा परतण्या करता त्याची मनधरणे केली तेव्हा खराने त्याला जा युद्ध कर अशी अनुज्ञा दिली आणि तो रामाकडे तोंड करून निघाला चमकणारे घोडे जोडलेल्या रथात बसून त्रिशृंग पर्वतासारखा त्रिशिरा रणांगणात रामाकडे तोरेने निघाला जलधारा सोडावेत तशाच्या आन धारा सोडल्या आणि मेघासारखाच आवाज केला त्रिशिरा राक्षस हे पाहून धार बाण काढून रामा रामाने धनुष्याला लावले राम आणि त्रिशिरा यांचा त्यावेळी तुमून संग्राम झाला जणू अति बलवान सिंह आणि हत्ती यांची झुंद मग त्रिशिराने तीन बाण रामाच्या कपाळाचा नेम धरून मारले तेव्हा क्रोधाने संतप्त होऊन आवेशाने राम म्हणाला आहा हा फार मोठ्या शूर पराक्रमी राक्षसांचे चा असले बोर फुलासारखे बाण माझ्या कपाळावर याने टाकावे माझेही बाण धनुष्याच्या दोरीपासून सुटलेले आता तू हे असे म्हणून क्षुब्द झालेल्या रामाने सर्पासारखे चौदा बाण त्रिशिराच्या छातीत आवेशपूर्वक मारले आणि खाली वाकलेले फाळ असलेल्या चार बाणाने त्या ते तेजस्वीने त्याचे चार घोडे खाली पाडले आठ बाणांनी रथात बसलेल्या सारथ्याला उलथवले त्याचा उंच असलेला ध्वजे रामाने एका बाणाने तोडला मग त्या उद्ध्वस्त रथातून उडी टाकणाऱ्या राक्षसाला हृदयात बाण मारून जखमी केले त्यामुळे तो हालचाल करण्यास असमर्थ झाला अनुपमेय रामाने रागाने त्या राक्षसांचे तीन शिरे वेगाने जाणणाऱ्या तीन बाणाने खाली पडले रामाच्या बाणाने पीडित होऊन धूर आणि रक्त ओकतो रणात उभा असलेल्या राक्षस पडलेल्या शिराबरोबरच राक्ष खाली पडला तो मेल्यानंतर उरलेले राक्षस अवयव तुटलेले खराचा आसरा घेण्याकरता व्याध्यामुळे भयभीत झालेल्या हरिणाप्रमाणे पळू लागले तेथे उभे राहिले नाहीच त्यांना पळताना पाहून खर तोरेने परत फिरला आणि क्रोधसंत क्रोध संतप्त होऊन राहु चंद्राकडे धावतो तसा रामाकडे धावत निघाला अरण्यकांडाचा सत्तावीसावा सर्ग समाप्त